पंचवीस दोन बसून पुढे तसा तो कोणताच उपचार देत नाही पण ब्राह्मण म्हणतो हाताला हात तरी लावा हाताला हात लावा म्हणजे कि ते दाबून ठेवते त्यालाही पाहू देत नाही <laughs> याच्याकरता तिला उजवीकडून बसवलेलं नसतं त्याला सगळी वस्तू चटकन सापडावी म्हणून तिला इकडून बसवलेलं असत नेहमी धार्मिक कामामध्ये बायको उजवीकडून असावी फिरायला जाताना पोहताना मारामारी करताना बायको डावी कडून असावी आपला उजवा हात रिकामा असावा परंतु धार्मिक कार्य करताना आपला उजवा हात अडकून असावा आणि तिच्या हाताने मिळालेल्या वस्तूचा उपयोग करावा म्हणून तिला उजवीकडून बसवायचं असतं असे काही ठरलेले प्रकार आहेत या तंत्राप्रमाणे भगवंताच पंचामृत स्नान या प्रत्येक स्नानाच्या मध्ये शुद्ध पाण्याने स्नान घालाव मग दुसरा उपचार दुसऱ्या मंत्राने समर्पण करावा पुनश्च चांगल्या पाण्याने स्नान घाला नंतर त्यांना नाना प्रकारचे उठणे लावावे यानंतर त्यांना गरम पाण्याने स्नान घाला तीळ आणि आवळे याचं उठणं करून लावावं भगवंताला नेहमी आणि मग गरम पाण्याचं स्नान प्रभूला घालाव पुनश्च थंड्या पाण्याचं स्नान घालाव थोड्या स्वल्प उपचारामध्ये पूजा करावी ठिकाणी बसल्या जागेच नंतर परमात्माचा अभिषेक करावा या अभिषेकाला सहस्रधारेच पात्र असावं हे सगळं गंगा जलानी भरलेले असावं अनेक प्रकारचे ब्राह्मण निरनाळ्या प्रकारचे मंत्र म्हणण्याकरता बसलेले असावेत सहज अगदीच कमी अभिषेक झाला तरी एकवीस आवर्तन व्हावेत आणि एकविच्या एकत्रित या, या ग्रस्तमध नावाच्या महर्षीनी केल्या आणि तेव्हापासून त्या सूप्ताचे ते ऋषी झाले गणनांत या मंत्राचे ते ऋषी झाले इतकं त्यांना प्राधान्य या अभिषेकापासून या मंत्रापासून मिळालं असं कोणतंही अनुष्ठान जानी काही जास्त केलं आहे तो माणूस त्या मंत्राचा ऋषी म्हणून पुढे गणल्या जाऊ लागला या तंत्राप्रमाणे त्या ब्रह्मणस्पती सुप्तानी अभिषेक करावा अथर्व शीर्षाने स्थगन करावं अथर्व वस्तू नाही सर्वसाधारण पद्धत पडलेली आहे किती चांगली किती वांगली हा वादाचा आत्ताचा विषय नाही करता स्वतंत्र बोलता परंतु अथर्व शीर्षा प्रभु की स्तुति कर प्रभु लावा हा ज्यादा वेदा अधिकार असे वेदा सगले मंत्र साधारणत सूर्यतवा सूर्यतेजा सूर्य व्याप्त है स्त्रीय जन्म ज्यादा चंद्र तत्व त्यामुळं स्त्रियांना वेदाचा फारसा अधिकार नाही अजिबातच नाही असा त्याचा अर्थ नाही परंतु जेव्हा केव्हा अग्निहोत्र घ्यायचं असेल तेव्हा त्या बाईला मात्र सगळे मंत्र म्हणण्याचा अधिकार आहे स्त्रिया निसर्गा विशेष शुद्ध राहू शकत नाहीत पवित्र राहू शकत नाहीत आणि चंद्र तत्वाच ते मूस असल्यामुळं त्यांना हे वेदाचे मंत्र परवडू शकत नाहीत म्हणून ऋषी निषेध केलेला आहे तिथं स्त्रीत्व कालांतराने नष्ट होईल आणि तिच्यात पुरुष तत्व जास्तीच भरल्या जाईल राग भरल्या जाईल सूर्य तत्वाचा विकास होईल आणि तसा झाला म्हणजे डोकं गरम होईल आणि संसार बिघडेल म्हणून तिनं वेदाच्या मंत्राच्या भानगडीत पडवून हे मूळ सांगण्याचं तंत्र आहे पण एकदा नाही म्हटलं की बसने पुर्गी बसने पुर्गी बसने आए, ते बरोबर करणे करतील आता तुमच्या इथे किती जण बसतात काही कल्पना आहे का रोजच तुम्ही पाहता बायकोय बसते कोरगी बसते कोरगळी बसते चालेत तारायण सहस्रावर्तनात यांने साधा आहेत काही नाही सहस्रावर्तनाचा पिद्दा पडला काही नाही जशाला तसं सगळंच उलट खराबच होत जे पूर्वी नव्हतं ते बिघडलं नाही म्हणे पूर्वी त्याची चांगली तब्येत होती पण हे सहसरा वर्तन करू लागला ला तेव्हा अजून बिघडलाच आणि प्रत्यक्ष करतो वर्षे वर्ष वर्षेवर खालीच गेलो खाली नाही जाणार तर काय मी नाही हेच बाकी <laughs> खाली जाणार नाही तर काय कसा वर्तक जाईल कसा का कोणी सांगितलं तुम्हाला हे आधी कधी याचा तुम्ही उपदेश घेतला का आधी तुमचं उपनयन झालं का तुम्हाला गायत्रीचा अधिकार आहे का संध्या करता का संध्या करता मंत्र करता। चा, चा कर मंत्र कार्य करता गायत्री चाहे अधिकार नहीं वेदा मंत्री लगल फल नहीं उलट नुकसान बापका होता है भगवान दत्त महाराज हे ये मजा जवर च नहीं भगवान दत्त महाराज एक जागे बसले नत्त दत्त म्हणलं की तो दाता दत्त म्हणलं की भिकारी असायचाच नाही तो दाताच असला पाहिजे नाही म्हणे तो दत्ताचा उपासक आहे भीक नागतो हय असं कसं जमेल कपाळकरंटाच आहे दत्ताचा उपासक कपाळकरंटा असं कसं असू शकेल तो असलाच पाहिजे मोठा दत्त महाराज देतायत देतायत पण भिकारी इथे कि त्रासून देईल हे त्रासदार आहे किती लोकांची किती इच्छा पूर्ण करायच्या म्हणून आमच्या माहूरची ही कथा आहे तिथे कज्जलतीर्थ नावाचं तीर्थ आहे आज त्याला काळंपाणी म्हणतात हे जे प्रसिद्ध काळंपाणी आहे अंदमानचं ते निराळ आमच्या इथल्या या तीर्थाचं नाव काळंपाणी ते स्वच्छ पाणी आहे काळा दिसायला आहे म्हणून त्याचं नाव काळंपाणी या तीर्थामध्ये दत्त महाराज गुढी मारून जे बसले ते कित्येक दिवस बसले आणि बाहेर जे निघाले ते एक बाई आणि एक बाटली घेऊन निघाले बिघडलाच गेला का मातो त्याचं डोकं फिरलो बाई बाई रो गेला का मातो आणि पुन्हा बाटली नुसती बाई नाही सगळ्यांनी त्यांना त्याज्य म्हणून सोडून दिलो आणि नेमकी देवी रेणुका आणि जमदग्नी सहस्रार्जुनाच्या हस्ते मारल्या गेले त्यावेळेला मरता मरता तिनं सांगितलं आमचं क्रियाकर्म दत्ताच्या हाताने करून माहूरला आणण्यात आले इथं आल्याबरोबर आकाशवाणी झाली आज तो दत्ताश्रम म्हणून दत्त महाराजा करता शोधण्याला निघाले ती कावडे एका जागी ठेवली आणि दत्ताच्या शोधाकरता निघाले दत्त जे दिसले ते बाईन बाटली घेऊन शुराम घाबरले कस काय शक्यता आकाशवाणी म्हणते हा दत्ताश्रम येथे यांच्या व्यतिरिक्त कोणीही दुसरा माणूस नाही हे असे माझ्या आई बापाचा क्रियाकर्म यांच्या हाताने बरोबर काहीतरी घोटाळा आहे मला एकतर आकाशवाणीचा अर्थ कळला नसला पाहिजे किंवा यांचं वागणं हे दिसते असं नसलं पाहिजे काहीतरी याच्यात घोटाळा असला पाहिजे त्यात काही, काही दैत्य देवांचा मारखात जे आले ते नेमके यांच्या समोर आले आणि यांच्या मांडीवर पाहिलेली ती बाई त्यांनी पाहिली आणि दैत्यानी लागलीच तिला आपल्या डोक्यावर घेतलो की चालले पडत नागावून देव आले दत्त म्हणतात कशाला जातात ते आपोआपच मरतील आता तुम्ही जायची काही गरज नाही ती मोक्ष त्यांनी डोक्यावर घेतली ती जर त्यांनी पायदळीत उडवली असती तिचा जर धिकार केला असता तर ते विजयी झाले असते तुम्हाला पराजय मिळाला असता परंतु ज्या अर्थी त्यांनी मोक्ष लक्ष्मी डोक्यावर घेतली आणि आचरण करण्याच्या लायकीचे नाहीत त्या अर्थी त्यांना त्या लक्ष्मीचा कदापि फायदा होणार नाही इथे गुरुचरित्राचे पारायण करायचे कांद्याचे भजे खायचे त्याचा काय फायदा काय रडत काय करेल पलांड भक्षणात पुनरुपणा जो ब्राह्मण कांदा खाईल त्याची पुनर्मुंज करावा आता दादा जर रोजच खाईल तर काय कराव त्याच हो म्हणून ब्राह्मणांनी काय खावो इतरांनी काय खावं याचे विचार आहेत आणि जर मोठ म्हणून घ्यायचंय तर बंधन पाळले पाहिजेत जर तुम्हाला गुरु म्हणून घ्यायचंय लोकांनी पाया पडावं ही हो अपेक्षा आहे तर आचारानं नको कराल ते कोण करत बसेल आणि तसा आचार सुटल्यामुळं आज ब्राह्मणांची इतकी दुर्दशा आहे हे इतर कोणाचीच नाही त्यांच्या इतकी का असावी जर सगळे मंत्र आमच्या जवळ आहेत देवता आमच्या जवळ आहेत आमची दुर्दशा का असावी पण हे दोन्ही आमच्या जवळ नाही हे दोन्ही असाण्याकरता जो आचार पाहिजे तो नाही त्या दैत्यांचा अधिकार नसताना त्यांनी ती मोक्ष लक्ष्मी डोक्यावर घेतली म्हणजे ते ब्राह्मण होण्याच्या ब्राह्मणी आचाराच्या मागे लागले दत्त महाराज म्हणतात ते त्यांना नाही जमायचे कोणी माणसाला काही जमतं का ग्राम्य धर्मनिवृत्तीश मोक्ष धर्म रुची एक सूत्र सांगितलेलं आहे कपिल महाराजांनी कपिल आपल्या आईला म्हणतात आई काही चांगलं करायचं असेल तर काही वाईट सोडावं लागतं प्रवचन विशिष्ट वेळेवर ऐकायचे असतील तर टी व्ही बंद करावं लागतं सिनेमाला जाणं बंद करावं लागतं तरच विशिष्ट वेळेवर मोर्याची आरती करता येते किंवा देवळात जाता येते किंवा प्रवचन ऐकता येतं नाही म्हणे सहा वाजता मी देवळातही जाईल आणि नाटकही पाहिजे दोन्ही गोष्टी नाही दो करता येतो कोणतं तरी एक सोडावं लागत आणि मग दुसऱ्याच्या मागे लाटना एकाएकी नाही जोपर्यंत ग्राम्य धर्मनिवृत्ती होत नाही तोपर्यंत मोक्ष धर्मचे बंधन पाळलं नाही तो वेदाचे मंत्र कदापि फायदा करत नाही उलट नुकसान करतात आणि तशी घटना घडू नये या बाईच बाई पण मोडू नये बाई गोजरवाणी सुंदरच असावी साजरीच असावी सौम्यच असावी ती पुरुष होऊन चालत जाऊ नये त्यात काही फार शानपणा नाही आणि याने कुबड काढून आई माय करत असं मोठा जाऊ नये याने पुरुषासारखा पुरुष बाईसारखी बाई असावी बाईमध्ये पुरुषाच्या लक्षण पुरुषात जर बाईचे लक्षणं दिसले तर काही शानपणा आहे म्हणून या वेदाच्या मंत्रामध्ये ही सूर्य तत्वाची ताकत खूप आहे आणि ती स्त्रियांना पेलत नाही या करता स्त्रियांनी त्या भानगडीत पडू नाही त्यांचा उपनयन संस्कार नाही गायत्रीचा अधिकार नाही म्हणून स्त्रियांनी त्या भानगडीत पडू नये ज्याला कोणाला गायत्रीचा अधिकार आहे त्यांनीच वेदाच्या मंत्राचा जप करावा तपकरावं तेव्हा त्याला फायदा होईल बाकीच्या होणार नाही नाही म्हणजे सिनेमात ऐकलं सिनेमात ऐकून काय आत्ता एक सध्या लागला आहे राऊत पुण्यात लागलाय काय काय पुणेवाले काय करताय भगवान जाणे नको त्यावेळा भारी ओरडतात और पण एक दरिद्री मंत्र म्हटल्या जातो वेळा वाकडा आता तिथे काही ब्राह्मण कमी आहेत पण कसा कुणी पसंत केला का म्हटल्या जातो जरूर काय याची काही समजत नाही पण अशी सुरुवात त्या सध्या चित्रपटाची चालू आहे आत्ता दाखवल्या जातो हे पुण्याला लांछनास्पद आहे पण अद्याप पुन्हा ओरडलं नाही हे चमत्कार सगळ्यात आरडाओरडा करणारं गाव म्हणजे पुन्हा आणि नको त्याचा आरडाओरडा करा पाहिजे त्याचं तर ता करायलाच पण नको त्याचा कराय आणि ते पुन का गपचूप बसलं काय झालंय कुणाला माहिती आणखीन त्यांच्या लक्षात आलं नसेल की असं काही चाललंय आपण कसं म्हणावं पण हे चाललंय म्हणून वेदाच्या मंत्राच्या पूर्वी आधी उपनयन व्हावं लागतं गायत्रीचा अधिकार असा लागतो आणि मगच वेदमंत्र फळ देतात तो, देता, तो पर्यंत देत नाही तशा दोन्ही गोष्टी स्त्रियांच्या जीवनात नसल्यामुळं त्यांनी त्या पंचायतीत पडू नये पण इथं लहान सहान पोरगी येते पोरगई येते बाई येते बोआई येते सगळे आनंदी आनंद सगळेच मिळून एकदाच अथर्व शीर्ष म्हणत राहतात नमस्ते गणपती संख्या झाली एकमेकाकडे पाहतात काय फ इतक्या चतुर्थ्या झाल्या का हे लबाडच लिहिलं असत वेदानं लबाड लिहिलं वेदाच अक्षर अक्षर असत वेदामध्ये काही लबाण नसतं तुमच्या ती करण्याची ताकत नाही कोणत्याही मंत्राच्या फळाची अभिलाषा जेव्हा त्या मंत्राचं पुरस्चरण होऊन जाईल तेव्हा करायची असते पुरश्चरणामध्ये जितके मंत्राचे अक्षर असतील तितका कोटी किम्मा लक्ष जप होण अपेक्षित आहे अथर्व शीर्षाचे एकदा अक्षर मोजून काढा आणि तितका कोटी आधी अथर्व शीर्षाचे पाठ करा मग कलौ चतुर्गुण प्रोत्तम पुरा ते जर पाठ झाले तितके तर ते कृतयुगाचे झाले म्हणून समजा त्रेता युगात करायचं असेल तर दुप्पट करावं लागतं द्वापारात करायचं असेल तर तिप्पट अनुष्ठान करावं लागतं आणि कलियुगात करायचं असेल तर चौपट करावं लागतं आधी अथर्व शीर्षाचे किती आहेत ते मोजा तितका लक्ष कमीत कमी जप चार वेळेला करा म्हणजे ते आधी अथर्व शीर्ष सिद्ध होईल आणि मग त्याच्या सहस्रावर्तनाच्या भानगडीत पडा ते करत असताना चार आवर्तन करा कारण कलियुग आहे म्हणून म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा मिळेल पण इथे कशाचाच पत्ता नाही पोतीच नवीन आणल्यापासून सुरुवात त्या पोराला साध बोलता येत नाही तो आतर्व शीर्ष म्हणतो बाई म्हणते बोय म्हणतो सगळ्यांचा आनंद आहे सगळेच जण बसतात आणि सगळेच जण पाठ करतात व्यर्थ वेळ घालवतात गणपतीला तर ऐकू जातच नाही इतर लोकांना ताप होतो कस म्हणतात काय म्हणतात ते तर फारच वेदाची एक मजेदार घटना आहे अब अक्षर महान आयुष्यम वेद मंत्र म्हणत असताना अक्षर जर कमी झाले किंवा सुटले तर आयुष्य नाहीस होत तडात तर, तर, तर पाठ करतात हे रिचाच्या रिच्या गेल्या कुठल्या कुठे काही पत्ता नाही आणि फळाची अभिलाषा कशाच मोठ्याच फळ आलं तिथल्या तिथं पाठावर संपलं नाही हेच भाग खरं म्हणजे बसल्या जागी मला वाचतो अवक्षरम हायुष्यम विस्वार स्वर कमी जास्त होतात खालचे भरते होतात खालते होतात तेव्हा रोग उत्पन्न होतो आणि अक्षता शस्त्र म्हणत असताना व्याघ्री यथा हरय पुत्रा दौष्ट्राभ्याम न पीडेत वाघीन जशी आपल्या पिला उचलून घेते आपल्या दाढेनी आपल्या दातानी परंतु त्याला काही दुखवत नाही त्याप्रमाणे त्या वेदाचे मंत्र म्हणत असताना त्याला थोडा सुद्धा धक्का बसला नाही पाहिजे असे पाठ करावेत इथं तर रेड रकले असाय काय झालं काय म्हणता येत का म्हणतो कशा करता म्हणतो आणि अक्षर सुटत आहेत काही कुणी सांगितलं सगळ्या मुलखाच्या गप्पा आणि इकडे आवर्तन चालले आहेत कसं फळ मिळेल म्हणून तेली मारे धारोधार तर खुदा मारे हे बार. बाप <laughs> भगवान असा रोजच्या रोज हिशोब करत नाही त्याचा विचित्रच हिशोब असतो कित्येक वेळ दुर्लक्ष करतो किती वेळ पण जेव्हा ऐकतच नाही तेव्हा म्हणतो काहीतरी तू शासन केलंच पाहिजे तू लस्त्यावर घेतच नाही हजार यजमानाचे समजा अभिषेक घेतले आणि एकाचाही केला नाही तर ताबडतोब काहीच होत नाही कारण मागचं पुण्य संग्रहालय असतो तो पर्यंत काही होत नाही पण ते वाया जाते का त्याचा काही झटका बसत नाही असं वाटते का मग कधी बायको आजारी पडते कधी पोरग आजारी पडते तर कधी कोणता ऍक्सिडेंट होतो आणि जे काही पाच रुपये मिळाले त्याच्यापेक्षा घरचेच पुन्हा घेऊन जातात ते, ते वरचे तर जातातच आलेले पण जवळचे जातात आणि मग हा म्हणतो काय इतके वेळ देवळात बसलो इतके आवर्तन के का, केले काय केले नाही म्हणून हे असं झालं केले असते तर होत नव्हतं पण जस जस क्षेत्र मोठ तसा तसा हा अन्याय मोठा त्या गयेला पितर इच्छा करत असतात की आमच्या वंशात कोणी मनुष्य जन्मेल का आणि तो एकदा तरी गयेला येऊन पायान तरी या विष्णू पदावर गंगा उडवेल का हाताने दिल तर फारच भाग्य पण निदान त्याच्या पायानं तरी पाणी या विष्णु पदावर उडेल का असा कोणी सुपुत्र जन्मेल का अशी पितर अपेक्षा करतात आणि हा दुर्दैवी गैला जाऊन श्राद्ध करतो काही नाही पितर गेले की नाही स्वर्गात माहीत नाही पण याची जायची वेळ येते असं का होते मोठमोठे वाडे श्रीमंतानी बांधून दिलेले त्या पंड्यांना त्या वाड्यात राहतायत नाही तिथे ब्रम्हराक्षस आहेत भाड्याने भाडे करून ठेवतायत नाही ते लोक ना राहू लो शकत नाहीत मोठ मोठे पडले आहेत आणि हे तिनाच्या झोपड्यामध्ये भाड्याने राहत आहेत त्यांना राहायला घर नाहीत तुमच्या गावात येऊन ब्रम्हराक्षस दूर व्हायचं गाव तुमच्या घरात ब्रम्हराक्षस झाले कसे होणार नाही तर कुठं जातील पंचवीस जणांच्या श्राद्धाचे पैसे एकदाच घेतले पंचवीस जणांना तीस दहा दरातून आणून हे तुमचे ब्राह्मण जेवायला बसले मोजून घ्या पाच दहा पण ते पाचच बसले आणि यजमान पंचवीस या दरातून पाच जणांना दाखवतो त्या दारातून पाच जणांना दाखवतो त्या दारातून पाच जणांना दाखवतो इथे ब्राह्मण जणांचे पैसे घेऊन खाऊन गेला एकाच्या नावाचे पाच ब्राह्मण जेव घातले चोवीस जणांचं पाप कुठे जाईल ते कधीतरी उदयाला येतं ते उदयाला आलं की ते जितके मिळाले तितके तर जातातच जवळचे जातात आणि असे गेले म्हणजे त्या घरात ब्रम्हराक्षस होऊन बसतात याला स्वतःला ती पाह म्हणजे मग समजते उदय तसा इतिहास सांगायचा आहे उदय गणेश योगिंद्र महाराज सांगायचे आहे ज्यांच्या उत्सवाकरता आम्ही येतो ज्या मठात आम्ही राहतो ते गणेश योगिंद्र आहेत काय याचा मोरगाव वाला नाही असावा तसा पत्ता नाही नाही लहानस गाव असल्यामुळं आणि गणेश कुंडावर केव्हा ना केव्हा तरी वर्षातून जावंच लागत असल्यामुळं रस्त्यातच समाधी आहे आणि आता पुष्कळच लोक आरडाओरडा करत असल्यामुळं माहीत तरी झाली आहे पूर्वी तर त्याचाही पत्ता नव्हता त्या समाधीच्या भोवताल नागपणा सगळा वाढलेला असायचा ते ऐन वेळेवर येऊन काढावा लागे तिथे गाळ बसलेला पुकरून काढावा लागे आणि ती समाधी मोकळी करून ना बसायला जागा ना थांबायला जागाय अशी अवस्था होती आणि तिथे अभिषेक पूजा वगैरे चालत होत्या पद्धत होती की ही गणेश योगींद्रांची समाधी आहे एवढी एक कल्पना होती बाकी काही नाही यांचं चरित्र उद्या सांगायचं आहे कारण ते उद्याचा तो महत्वाचा दिवस आहे आणि परवा त्यांची पुण्यतिथी आहे म्हणून उद्या रात्री तो कार्यक्रम होणार उद्या आपण सांगायचं सहाव खंड पण ते सहाव खंड उद्या सुरू होईल ते काही गडबडीनं सांगायचं खंड नाही मग पुढचं अमुक अमुक खंडामध्ये अमुक आहे म्हटलं तरी भागेल समाप्तीच्या दिवशी समाप्ती, समाप्ती होईलच दोन तारखेला त्यात काही गडबड नाही परंतु मध्ये जे सांगायचं निदान मोरगावचं अन्न खायचं तर मोरगावचं सांगितलं पाहिजे आणि ते सांगा असा इथल्या आत्ताच्या चालकाचा त्याच्यामुळे या गावावर जरा जास्त विचार करायचा म्हणून मग ते एक दोन दिवस काय लागतील त्याच्यामध्ये घालायचे आणि ते परवापासून सुरू करायचं आणि मग सांगायला सुरुवात करायची नंतर जितके दिवस त्या सहाव्या खंडात आटतील ते आटतील आणि उरलेल्या दिवसात सातव्यात अमुक आहे आठव्यात अमुक आहे नव्यात अमुक आहे म्हटलं की वाघ आहे काय त्याच्यात एकूण दोन तारखेला ते संपेल एवढं आता वाचायच्या वेळेला जी गडबड होणार आहे ती मात्र या एकादशी पासून जरा जास्ती वाचावं हो लागणार आहे म्हणून या काकापिकांना आमच्या विनंती की त्यांनी वेळेवर तर यावं पण जास्ती बसण्याच्या तयारी नाही यावं चार सहा अडीच वाजतात फाके बसत नाहीत चार सहा बाया चार सहा माणसं त्यांनी त्या तयारीने येऊन बसलय म्हणजे मग जरा शांततेने वाचता येईल आणि जरा पुष्कळ वाचावं लागेल तेव्हा मध्यंतरी जी कमी पडली आहे ते सगळं भरून निघेल <coughs> तिथे आपण संकल्प सोडला की पुराण वाचायचंय इतके चोवीस हजार लोक तर झाले पाहिजेत त्याला काही इलाजे नाही झाले ते आता जे सांगायला लागलो हे होण्याला काही फार वेळ लागायचा नाही याकर त्याच्याशी तर प्रामाणिक राहिलं पाहिजे कोणाशी असो नसो भगवंताशी परंतु आपणाला भगवान आपल्यावर काही नजर ठेऊ नये हेच आपण विसरलो आणि म्हणून त्रास होतो आणि तो त्रास कोणत्या तरी रूपानी पुढे केव्हा तरी फलद्रूप होतो तो, तो काही व्यर्थ जात नाही न कळत पद अग्निवारी पडे न करी दहा असे कधी ना करे नाही चुकून पाय पडला माझ्या लक्षात नाही आलं इथे विस्तू होता ते चुकून असो की समजून असो पाय पडला की चटका बसलाच पाहिजे असं पाप झालं की त्याचं अनाचाराचं चा फळ हे मिळालंच पाहिजे पण जोपर्यंत तुमच्याजवळ सदाचार आहे पुण्य आहे तो पर्यंत कदाचित मिळणार नाही परंतु ते पचेल का पचणार नाही आणि अन्य क्षेत्र कृतम पापम पुण्यक्षेत्रिनस्ति पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रलयप भविष्यत जे पुण्यक्षेत्रात पाप केलं जातं ते वज्रलयप मग ते कित्येक पट भोगावं लागतं त्या त्यावेला त्या उन्मादाच्या भरात कळत नाही काय केलं हेच सगळ्या दैत्यांचे चरित्र आहे की त्यांना कळलंच नाही आपण काय करतोय आणि सगळे स्त्री माम समज राहत परंतु सगळे उजाड झाले नुसते नाव आणि चरित्र उरले आणि ज्यांना त्रास दिला ते देव सगळे जिवंतच आहेत त्यांना काही झालं नाही म्हणजे सत्वगुण कायमच राहतो तमो गुण चार दिवस उड्या मारतो आणि पुढे कालांतराने नष्ट होतो सग्या चरित्रा सार है ये भगवंता जेवा केव विचार कराएं प्रभुच यथा विधि स्नान जालो। मंजे त्या श्री विग्रहा स्वच्छ पोसाव परमांतम प्रकार आसना है दिव्य वस्त्र दिव्य उत्तरीय वस्त्र ज्यादा अंगा वे प्रभु बसर तर्व प्रथम आचमन दयाविना सेंदूर दयावा त्यांच्या द्वादांगाला सिंदूर लावा प्रत्येक गाणपत्यांनी कपाळाला लावाच्या पाळ्याला लावावा मग दोन्ही दंडाला लावावा हृदयाला लावावा पोटाला दोन्ही घरच्या या बरगड्यांना आणि पाठीच्या दांडाला अशा बारा जागेवर सिंदूर लावावा याच्यावर गंधाचे टिळे लावावीत गंध रक्तचंदन असावं त्याला तिलक म्हणतात असा तिलक केशर कापूर वगैरे टाकून करण्याची पद्धत आहे असं गंध पुष्कळ उजाळावं ते त्या श्री विग्रहाला लावावं नंतर प्रसाद म्हणून प्रभूच्या पायापासून ते काढून घ्यावं ते व्यवस्थित सुकवून त्याच्या गोळ्या करून ठेवाव्यात आणि सिंदुरावर हा तिलक रोज लावा सिंदूरही तसाच व्हावा सहस्रार्चन करावं आपल्या मंत्राचं चरण करून सेंदूर देवावर व्हावा तो कोरडा सेंदूर काढून घ्यावा त्या श्री विग्रहावर आणि इथल्या इतकी तर मूर्ती आता मोठी गणेशाची जगात त्याच्यामुळे याच्यावर जे तुम्ही काही कराल ते अद्भुतच आणि उत्तमच तसा तो सेंदूर काढून घेऊन भरून ठेवून द्यावा आणि त्या सेंदुराचा बारा ठिकाणी रोज लेप केल्यानंतर त्याच्यावर रक्तचंदनाचे टिळे लावल्यानंतर तिलक लावल्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करावी संध्या वगैरे नंतर करावी आधी सिंधुरोज धूलन तिलकोजन करावं आणि मग संध्या वगैरे विधी करावेत शैव असतील तर भस्म लावावं देवीचा उपासक असेल तर त्यांनी कुंकू लावावं सूर्याचा उपासक असेल तर रक्तचंदन लावावं विष्णूचा उपासक असेल तर गोपीचंदन लावं आपल्या देवाला जे आवडत ते लावावं आधी सेंदूर लावून मग पण सेंदूर पहिले लावावं किंवा इतर सगळ्या देवांना जे लागतं ते लावू नंतर सेंदूर लावावा आता जेव्हा मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये नक्कीच काय याचा बुद्धीला भ्रम पडतो तेव्हा काशी सारख्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर हे पाचही लावून फिरणारे लोक तुम्हाला दिसतील पंचेश्वराचे ते उपासक काशी सगळ्यांच गाव काशी फारच महत्वाचं क्षेत्र आहे म्हणून हिंदू मध्ये काशी इतकं महत्वाचं क्षेत्र नाही तिथे सगळ्याच देवाचे उपासक राहतात आणि सगळ्याच देवांचं ते क्षेत्र आहे ते जैनांच बौद्धांचं क्षेत्र आहे इतरांचं हिंदूच तर राहत आहे हे वास्तविक हिंदूच पण आत्ता दुर्दैवानं ते स्वतःला हिंदू म्हणून घेत नाहीत आमच्याच धर्माच्या त्या शाखा धर्म आहे आणि तो सनातन वैदिक धर्म बाकीचे त्याचे फांद्या धर्माचं हार फक्त आमच हे इतर सगळे त्याचे पागोरे आहेत हे त्याचे फांद्या आहेत यांना काही धर्माचं महत्व नाही यातले जे आत्ता विद्यमान आहेत बाकीचे यांना दहा अंग धर्माचे कळले आहेत भारतीय संस्कृतीच्या धर्माचे अंग आहेत बात्रिश लक्षण आम्ही युक्त बत्तीस लक्षणांनी युक्त असतो त्याला धर्म म्हणतात आमच्या धर्माचे लक्षण आहेत बत्तीस आणि या बाकीच्यांना समजले सत्याहिंसास्ते बाकी पत्ता ही नहीं कि लक्षण है महत्व नहीं धर्म कशाच धर्म है धर्म एक तो सनातन धर्म दुसरा को धर्म नहीं अशा तंत्र मध्य प्रभुला उत्कृष्ट प्रकार सिर्ध समर्पण के पुनश्चाचमन दिया नंतर त्यांना जानवं द्यावं ते सोन्याचं असलं तर विशेष चांगलं नसल्यास चांदीचं चा द्यावं नसल्यास कापसाचं द्यावं पण त्यांना जानव समर्पण करावं यज्ञोपवीत समर्पण केल्यावर पुनश्चाचमन द्यावं नंतर प्रभूला व्यवस्थित गंधरावं मग त्याच्यावर अक्षता समर्पण कराव्यात या अक्षतेनंतर या सिद्धीबुद्धींना हळद कुंकू इत्यादी समर्पण करून सुगंधित द्रव्य प्रभूला समर्पण करावेत मग ज्या ऋतूमध्ये जे कोणते फुलं असतील त्या फुलांनी आधी त्या प्रभूला नटवावं त्याला व्यवस्थित हार घालावेत नंतर सुटे फुलं जसे चांगले दिसतील त्या ठिकाणी व्हावेत हे झाल्यानंतर त्याला शमी व्हावी शमी नंतर लाल मंदार किंवा निळा मंदार हा आधी व्हावा याच्यावर पांढरा मंदार व्हावा मंदारामध्ये गंधमंदार म्हणून तिसरा मंदार असतो पांढऱ्यावर लाल झाक येत असते हा मंदार सगळ्यात चांगला याच्यावर चा भुंगे इतर झाडापेक्षा जास्त असतात मंदारामध्ये श्वास फार दांडगा असतो त्यामुळे मंदाराच्या झाडावर भुंगा सतत गुंजाराव करत फिरतच असतो म्हणून आधी निळे किंवा लाल फुलं व्हावेत त्याच्यावर पांढरे फुलं व्हावेत आणि त्यावर पांढऱ्यावर लाल छटा असणारे असे मंदाराचे फुलं त्यावर ते नंतर दुर्वा व्हाव्यात या दुर्वामध्ये तीन पाच सात पानाच्या अशा दुर्वा असाव्यात त्रिपंच सप्तभेद पत्रेल युता दुर्वा कुराण शुभांमल असाव्यात चांगल्या असाव्यात त्याचे देठ भगवंताला न रुटतील अशा अंदाजात काढावेत म्हणजेच काहीतरी देठ काहीतरी गवत व्हायचं नाही दुर्वा व्हायच्यात दुर्वा सगळे वरचे देठ सारखे असावेत आता मध्ये दुर्वाची जुडी घेतली म्हणजे हा हा वाटाव। हा वाटावं इथे तर हा हा हा वाटते नाही वाटत असं नाही पण ह्याच्या झाला त्रास होतो तो देवाला किती होत असेल कुणाला माहिती पण याला त्याची काही गरजच नाही त्या देवाचं काय होतं ते काही नाहीच त्याला फळे मिळत नाही मग त्या पद्धतीनं आधी हिरव्या दुर्वा व्हाव्यात नंतर पांढर्या दुर्बा व्हाव्यात दुर्वावर काही भाऊ नाही या गंध लभला न सगले राजोपचार समर्पण करावे का अलंकार सगले दाखवा नभु लरसा दवा ज्यादा भगवंता सगली मूर्ति दसे च आरसा दवा मैं भगवंता धूप समर्पण करावा नीप समर्पण करावा दिवे सगले उत्तम तुफा किलावे दालडा पूजे मध्यपरू नए दालडा खाऊ नए डालड्याचा नैवेद्य करू नये निषिद्ध म्हणून सांगितलेलं आहे परंतु आता काही उपासाला चालण्यापर्यंत आला आहे निषिद्ध तर गेलो पण उपासा पर्यंत पर शुद्ध ठरलो आणि फळाचा आनंदी आनंद त्याच्याच मुळ झाला नाही म्हणे डालडा ना खाऊ नाही म्हणून ते खरं आहे पण आपण ते समजून खाऊ हे आगाऊ उपद्व्या माणूस करत आला सगळ्या मोरगावचे जरी मांजर धरून आणले आणि त्यांच्या समोर पुरा दांजर त्या डाळड्याला नुसतं हुंगायचं सुद्धा नाही खायचं तर नाहीच परंतु चांगल्या तुपात जर वाती भिजवल्या तर त्याला कापूस काढायचं ज्ञान नाही बिचाऱ्याला ते कापसा सुद्धा ते खाऊन टाकते कारण चांगलं तूप आहे ते काही कोणी सांगितलेलं नाही चांगलं तूप मांजराने खावं डालडा खाऊन नाही असं मांजर करता की कुठे काही नाही प्रवचन नाही कीर्तन नाही काय नाही काय नाही हे सगळं माणसा करताय माणूस म्हणतो आपण तूप नाही तेल म्हणून खाऊ काय करता काय माणसाच्या बुद्धीची म्हणून उत्तम प्रकारच्या तुपाचे असे भगवंता समोर दीप लावावेत नसल्यास चांगल्या तेलाचे लावावेत दीपा नैवेद्य असावेत अनेक प्रकारचे भोज्य लैय पेय चोश असे शाट्रस ज्याच्यामध्ये आहेत असा नैवेद्य एका माणसाचं पोट भरेल इतका वाढावा एखादोर पोळी त्याच्यावर थोडसा शिंपडलेला भात त्याच्यावर असं शिंपडलेलं वरण एखादा तुकडा वड्याचा किंवा भजाचा भाजी त्याच्यावर अशी शिंपडलेली एका काही नैवेद्य त्याचा नैवेद्य असतो असा दरिद्री नैवेद्य नसावा निदान प्रामाणिक तरी ईश्वराशी असावं एक गुळाच्या खडान दोन शेंगदाणे ठेवायचे मोद क पूप लड् पाय संचार करीतम देता भगवान म्हणत असेल गारवा दोन शेंगदाणे गोळाचा खडा ठेवला आणि मोदक आपूप लट्टू पार काय काय का, चाललंय काय निदा लबार्थ बोलू नको करू नको आचार पण लथ बोलू नको दोन शेंगदाण्या गोळाच्या खड्यात कुठे इतका असते अंबा चेवढा मंत्र म्हणून मोकळा आणि देतो काय तर दोन गोळाचे खडे एक गोळाचा खडा आणि दोन शेंगदाणे फार पाणी फिरवतो सतरा दा असा पदव्याप करू नये असं काही असू नये आमच्याकडे कोमटी नावाची जात आहे इकडे आहे की नाही माहिती नाही मला बसायला आसन घ्यायचे नाही कोणत्या तरी पान घेतील आणि त्याच्यावर बसतील आणि नैवेद्याची वेळ आली की त्या पानाचा एक तुकडा फाडतील याच्या पायाखाली असलेल्या पानाचा एक तुकडा फाडवून त्याच्यावर दोन गुळात एक गुळाचा खडान दोन छंगदाणे ठेवून त्याचा नैवेद्य त्या जगात जीवनाला त्रैलोक्य राजाला काय का वाटत असेल त्याला नाही म्हणे भोळा भाव भोळा भोळा भाव हे भोळा भाव वगैरे हे शब्द होतेच नाही त्याला काही महत्व नाही नाही म्हणे मला वाटते तसं तुला वाटते तसं म्हणजे पण त्याला वाटते तसं पण देतो मग मग ते तुझ्या मनासारखं फळ नाही देत मग तोय म्हणतो मला वाटते तसं मग त्याचे परिणाम भलतेच काहीतरी होतात असा अप्रतिम नैवेद्य प्रभूला समर्पण करावा नैवेद्याच्या मध्ये त्याला पाणी पिण्याकरता स्वतंत्र पाणी द्यावं हे चांगलं सुगंधित असावं नंतर पुनश्च प्रभूचं अर्ध झालेलं भोजनचा होऊ द्यावा मग त्यांचे हात धावेत त्यांचं तोंड धावं उगीच त्यांच्या तोंडात पेळा खूप संदला करू नये सगळं स्वच्छ करावं आणि तस स्वच्छ केल्यानंतर मग तांबूल समर्पण करावा तो त्रयोदश गुणी असावा त्याच्या ते तेरा प्रकार म्हणजे खाल्लेलं पस्त या पानामध्ये फार मोठा गुणधर्म आहे परंतु ते सगळं असलं तर नाही तर बकऱ्यासारखे आपले दोन पानं कचा कच चावले थोकत राहतो इकडे तिकडे तांबूल खाणं म्हणतात तो रसा सगळा पोटात जाण्याकरता खायचा आहे बाहेर फुकण्याकरता नाही पण ते खातातच नरी तरी ते खाय मध्ये जाईल का असं नसावं उत्तम तांबूल असावा आणि असा तांबूल दिल्यानंतर आपण थोडं भगवान नामाचा करावा नंतर बाकीचे जे काही देवदेवता तिथे आहेत त्यांची पूजा करावी जी काही गाणपत्य आलेले असतील त्यांचा सत्कार करावा काही वेळ पर्यंत भगवान नामाचा गजर करावा आणि मग प्रभूला विचारू भगवान झोपतायत अशी कल्पना करत त्यांना निद्रा लागली आहे असं पाहून नंतर तिथून आपण उठाव ही आहे रोजची पूजा करण्याची पद्धत अशी पूजा असावी आता इतका वेळ आम्हाला कुठे त्याला त्यानं काय करायचं नाही म्हणे एवढी जागा आमच्या घरी कुठे काही त्याची चूक का आहेत तुला ही सगळी व्यवस्था न करून यायला झालं काय सगळ्या बाकीच्या सोयी असतात ना नाही म्हणे हे प्रवासात व्यवसाय कसं होईल काय झालं काय झालं नवायला नाही म्हणे देव बिव कुठे बाळगायचे सहा फूट बायको बाळगता येते एवढी मोठी बॅग बाळगता येते त्याच्यात एक एवढी देव नाही बाळगता पण याला गरज कुठे येते देव नेण्याची ने नाही ने म्हणे ते रस्त्या बिस्त्यात काही जमत नाही जमत नाही हो पण ते करणार कुठे अरे पण बायकोच चा करतोच ना तिला चहा पाणी आम्ही देतोच ना सगळं मग देवच याला गरज असेल तर ना याला गरजच नाही असे कित्येक प्रसंग आठवते की लग्ना करता गेल्या आहेत एका एक पाकीट हरकत नाही एक दागिन्याचा डब्बा कुठे राहत नाही पण देवाचा डब्बा रस्त्यातच विसरला छपल्या <laughs> विसरला नाही देवाचा डब्बा विसरला <laughs> आधी आणलाच नाही आणि आणलाच नाही हे सांगणं बरं दिसत नाही म्हणून विसरला देवाचा विसरत असतो पण याला गरज असली तर ना याला गरज नाही म्हणून भगवंतालाही याची गरज नाही याला जशी देवाची गरज नाही तशी देवालाही याची गरज नाही पण याला आईट मात्र ही आहे की त्याला माझी गरज असावी आणि मी नाही पाहिली तरी त्यानं मान्य करावं इतका अद्याप निर्बुद्ध झाला नाही त्याला काय करावं ज्या दिवशी होईल त्या दिवशी कदाचित तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता होईल नाही असं काही नाही ही आहे मानस पूजा आणि अशीच प्रत्यक्ष उपचार समर्पण केली म्हणजे बाह्य पूजा या प्रत्येकाचं वर्णन करताना आता त्या सुगंधाचं त्या वैभवाचं काय ठोलायच्या वर्णन केलं आहे कारण त्यांना काही व्हायचंही नाही आणायचं नाही द्यायचंही नाही यायचंही नाही मग कद्रूपणा कशाला करत बसतील परंतु ते भक्कम समर्पण करता सुद्धा कधी तरी यांनी ते पाहिलेलं असलं पाहिजे आम्ही एकदा या बोरवाल्याकडे त्यावेळेला त्यांचं संस्थान होत त्यांच्याकडे आम्ही जेवायला गेलो होतो आमच्या एक देशपांडे नावाचे ग्रस्त होते ते असे प्रत्येक वाटीच्या जवळ एक नवीन दुसरी वाटी आली आणि त्याच्यामध्ये पिवळं पाणी केशराचं त्याने मला काय का याच काय करायचं करलच की नाही काहीतरी खरच्याकडे पाहत जेव्हा ते काय करणार भला मोठा असा चांगलीचा थळ आला आणि त्याच्या निरनाळ्या वाट्या आल्या त्यांना आमची अडचण काय ते कळलीच असली पाहिजे त्यांनी सुरुवात केली आम्ही ज्या वेळेला कर, सुरुवातच करेना त्यावेळेस ते त्यांनी सुरुवात केली आणि ज्या कशाला हात लावायचा त्यांनी लागली तुझ्या मातीमध्ये तो हात धुवून टाकायचा इथं तर जेवण झाल्यावरही चांगले हात धुवायची सवय नाही तर तिथल्या तिथं कुठला आलो ते एकाची चव दुसऱ्याला लागू नये दुसऱ्याची तिसऱ्याला लागून बिघडू नये म्हणून सगळे अलग अलग खाण्याच्या पद्धती खाण्याच्या सर्वोत्कृष्ट पद्धती फक्त महाराष्ट्राला माहित आहेत आणि त्यातल्या त्या त्या पुण्या जिल्ह्याला बाकी कुठेही तुम्हाला इतकी साजरी पद्धत दिसायची नाही याला म्हणतात अप्रतिम भोजन हे अप्रतिम भोजन सगळं इतिहास जमा झालं आणि ते कुत्रे भोजन सगळ्याच्या घरी झालं सुशिक्षेत प्रत्येकाच्या घरी तो टेबल आला दरिद्री <laughs> बायकोय त्याच्यावर नवराय त्याच्यावर पोरगे त्याच्यावर पोरगे त्याच्यावर सगळे एकदा चार कुत्रे जमल्यासारखे जमतात आणि सगळे काय आहे ते घ्यायचं कसं कस खायचं असं कुठे जेवत असतात हे काही जेवण्याची पद्धत जे ताकद पडल ते चाणसाच जेवण आहे कस जेवण असतात सगळं वाढवू द्यायचं ते प्रभूला समर्पण करायचं परमात्माच्या नावाचा घोष करायचा आणि भगवंताचा प्रसाद समजून खायचो याला म्हणतात भोजन इथं भोजन नाही भजन तर नाहीच नाही काहीतरी चाललंय झालं चाललंय आणि त्याचे परिणामही भलते भलते भोगावे लागत आणि त्यात स्वतःला सुशिक्ष समजतायत आणि हा रोग ब्राह्मणातून जास्त आहे इतर अपेक्षा काय करता आता मी ब्राह्मण आहे मला किती वाईट वाटत सांगताना पण आहे प्रत्यक्ष आहे ब्राह्मणाच्या बाया उरलेली कणिक पुन्हा डब्यात टाकू लागल्या परत करतूच राहिली नाही आता काही कणिक म्हत असतानाच डोकं खाजवतात आणि तसेच पुन्हा कणिक आर भ्रष्टाचार बसणं तर सुटलच उपाय काही करायला बसताना जागा नाही उभ्या उभ्या दिसत बाई विचारते आम्ही कुठं बसाव आमच्या इथे जागाच नाही हा आनंद आहे मग म्हणते महाराज तुम्ही कसंही करा एकदा या तुम्ही म्हणा तसा सोहळ्या कशाचा बोडक्याचा सोहळं त्या चार दिवसात सगळ्या घरात फिरली लागली सगळ्या वस्तू बाटल्या सोहळा कशाचा रंगीबेरंगी कपडा नेसला म्हणजे सोहळं झाला का आचार विचार म्हणजे सोहळं नुसतं रंगी कपड्याला सोहळं मिळत नाही आणि तुम्ही आल्यावर सोहळं सगळी कणी खरकती सोहळ्याने घेतली म्हणजे काय काय शुद्ध होते का मुंबईला शिधे येतात श्रद्धेन आणतात बिचारे बोलता येत नाही बरं दिसत नाही आम्ही आपलं ठरवून टाकला एक कोपरा ठेवून गेला त्याच्याकरता ते नारायणला सांगितलं सीधा आला की तू घेऊन <laughs> जाते सीधा तिथं तिथं काय ठेवत जाऊ नको पहिल्याच दिवशी पहिल्याच बाईन असा एक लाल बुंद असा एवढा कांदा डपकन त्याच्यावर हे ब्राह्मणाला द्यायची वस्तू आहे का मग एका, एका जना त्याच्या त्या लोकही खरी बिलंदा चातुर्माश्यात जे सोडलं ते ब्राह्मणाला द्यावं मग खालो म्हणून यानं चातुर्माश्यात कांदा सोडला म्हणून आधी ब्राह्मणाला मग त्याला विचारलं चातुर्माश्यात काय काय सोडलं होत तो नाही म्हणजे दारवी सोडली होती म्हणून ते काने दिली ब्राह्मणाला काही सोडलं होतं का तर दुसरा एक तसा सापडला मी चार महिने ब्रह्मचारी होतो म्हणून बायको ब्राह्मणाला देशील का अरे काय राधवपणा काय ब्राह्मणाला द्यायचं हे ठरलंय होईल तू काही काही सोडलं कि त्या ब्राह्मणाला देशील म्हणतात का असं नसतंय म्हणून कुणाच काही नाही आपण आपलं पागाला सारखं हाताने करून घ्यावं काहीतरी काय करावं काय पुष्कळजने का? म्हणतात थोड एखादि जायला काय एखाद पाप एक दिवस केलं का रोज केलं का हजार एक दिवस पाप केलं म्हणजे पाप नाही का आणि मग त्याचा परिणाम काय होतो त्याचा परिणाम हाताने करा खा याच्याशिवाय दुसरा काही मार्ग उरला नाही अनेक प्रकार आहेत अनेक प्रकार त्यांना सांगितलेले बरे ओंगीच्या उगी त्याच्या तुम्ही गेला मुद्गल केव्हा सांगायचं किती तरी आहे किती तरी हे अनाचार आणि अनाचाराचं फळ अनाचारीच मिळतं अनाचाराचं फळ सदाचारी कधीच मिळत नाही म्हणून ब्राह्मणाचे आचार क्षत्रियाचे आचार वैश्याचे आचार शूद्राचे आचार सद्वेचे आचार विधवेचे आचार कुमारीचे आचार असे निरन्या पद्धतीने या खंडामध्ये वर्णन केलेलं आहे आणि इथे हा पाचवा खंड संपतो याच्यात स्वानंद लोक वर्णन आहे आणि तो कपिल महाराजांनी सांगितलेला प्रकार आहे भगवान कपिलाच्या घरी चिंतामणी जन्म आणि महर्षी मुदगत एकदा कपिलाला भेटले या पुराणामध्ये विशेष विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कोणाही देवाबद्दल एक एक रत्ती मात्र अनास्था दाखवलेली नाही द्वेष तर कोणाचा नाहीच नाही कुणाबद्दल कुणा थोडी सुद्धा गौनत्वाची भावना नाही भगवान महर्षी मुद्गल कपिलाला म्हणतात विष्णु स्वरूप असणारे विष्णू अवतार आपण केवढ पुण्य आपलं की आपल्या घरी भगवान गणेश चिंतामणी वेशाने प्रकट झाले अपन प्रभु हालांकि विचार स्वानंद कसा है। तो संगा करा आता मुदगल के लिए दोनों महापुरुष जमले सज्जन को सज्जन मिले तो हो जाए दो, -दो बात। और दुर्जन को दुर्जन मिले तो हो जाए दो, -दो महाराज कपिल संगत मोटपण आपल्याला माहित नाही असं काय आहे पण आपण प्रश्नच केला आहे तर मी हे चिंतामणीला विचारलंच आहे की देवा तुझ्या लोकामध्ये सगळ्यांना जाता येत नाही आणि तो अगम्य आहे म्हणून सांगतात शिव विष्णू अधिकांना तो अगम्य आहे असा तो स्वानंद आहे कसा तेव्हा चिंतामणी सांगतात माझ्याच इच्छेने हा लोक मिळतो जे कोणी माझे उपासक आहेत त्यांना माझ्या कृपेनी या लोकाचं दर्शन होत जेव्हा केव्हा गणेशाचं विमान येतं तेव्हा त्या ते आधी पारखून घ्या की गणेशाचंच आलं आहे ना त्याच्यावर मूषका ध्वज असला पाहिजे गणेशाच्या ध्वजावर मूषक काढलेला असला पाहिजे तो चेंडा प्रभूचा म्हणून समजायचा बाकीच्या नुसत तिथे मोद प्रमोद सुमुख दुर्मुख अविघ्न विघ्न करता सगळ सशक्तिक असे गण येतात त्याच्यात मोद प्रमोद, प्रमोद प्रमुख गण गणेशाचे असतात हे जे महागणपतीचा लोक इथे नंद सुनंद कुमुद असे गणे येतात पण प्रत्यक्ष स्वानंदाचे मोदक प्रमोद येतात हे त्या साधकाला प्रार्थना करतात आपण या विमानत पसा, विमान बगेर इंधनच असत त्याला कोणतंच इंधन नाही म्हणून पेट्रोल कमी पडलं तर काय थेंबेंब वाचवा ही पंचायत स्वानंदात नाही